श्री कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत दुसरा अर्थ ओवी सप्रेम सद्भावाने जर भागवत धर्माचे आचरण केले तर त्याला कर्मा कर्म बाधू शकत नाही त्याच्या भक्तीनेच पुरुषोत्तम सदा सर्वदा संतुष्ट असतो श्रुती आणि स्मृती हे दोन डोळे आहेत त्यांच्या शिवाय जे आंधळे असतात तेही भावबळाने हरिभजनामध्ये धावताना पडत नाहीत व अडखळत नाहीत हे राजाशिवाय श्रवण कीर्तन ही सर्व व्यर्थ होत हे लक्षात ठेव आई पाहिली कि मूल डोळे झाकून तिच्याकडे धाव घेते त्या धावे बरोबर ही तितक्याच प्रेमाने धाव घेऊन मुलाला झेलून घेते त्याप्रमाणे जो भक्त भगवंताला सप्रेम भसतो त्याच्या त्या भजना बरोबर भगवंतही भूलून स्वानंदाने त्याच्या बरोबर चालू लागतो व त्याला पदोपदी सांभाळतो अशा प्रकारे भक्त भागवत धर्म आचरित असता त्याला कर्मा कर्म बाधू शकत नाही कारण कर्माला ज्याने आज्ञा व नियम घालून दिले तो पुरुषोत्तमच त्याच्या भजनामध्ये असतो याप्रमाणे स्वानंद जो गोविंद तो जेणे भागवत धर्माने संतुष्ट होऊन चालत असतो तेथे विधी निषेधांचा शिरकाव कसा होईल त्याच्या भक्ताला प्रमादाची कधीही बाधा होत नाही ज्याप्रमाणे धन्याच्या मुलाला पहारेकऱ्यां अटकाव करत नाही त्याप्रमाणे भागवत धर्माने जो भजन करणारा आहे त्याला कर्माचा अडसर प्रतिबंधक होत नाही ज्याला भगवत भजनामध्ये विश्वास आहे त्याचे विधिनिषेध हे दासच बनतात त्याचा भजनविलास पाहून स्वतः जगनिवास परमसंतुष्ट होतो भागवत धर्माने कर्म करण्याचे राहते तसतसा पुरुषोत्तम संतुष्टच होतो प्रेमळ भक्तांना कर्म बाधते हा भ्रांतिष्ट लोकांचा वृथाभ्रम आहे भक्ताला कर्मप्रमादात पाडू लागले तर त्या प्रमादातच भगवान प्रकट होतो याकरता हरिभक्तांना कर्माचे विधीनिषेध बाधक होत नाही अजा मिळाला त्याचे कर्म बाधक झाले यमपाशात तो बांधला गेला इतक्यात केवळ नामामुळे त्याला पावन केले स्वधर्म आणि कर्म या दोघांनाही आपल्या सत्तेने भोई धरून जो भक्त भजन रूपीत शयन करतो तेव्हा तो पडेल तर स्वधर्म कर्मांनाच दंड होतो भजन प्रतापाचा योगे स्वधर्म कर्मांनाही याप्रमाणे दंड करता येतो वर्णाश्रमाचा ठाव पुसून कर्माची होळीच करून टाकता येते तात्पर्य याप्रमाणे जे भागवत धर्माचे सेवन करणारे आहेत त्यांचे स्वधर्म कर्म हे दिन सेवक होत भक्तांपुढे त्यांना उभे राहण्याचे सामर्थ्यही नाही मग ते भक्तांना बाधक कसे होऊ शकतील भागवत धर्म कसे कसे आहेत भगवंता मध्ये कर्म कसे अर्पण होते हे राजन अति गुह्य तुला सांगतो ते ऐक श्लोक छत्तीस मनुष्य शरीराने वाणीने आणि बुद्धीने अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करी ती ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरुष नारायणालाच अर्पण करावी सहेतुक असो वा अहेतुक असो वैदिक असो लौकिक असो की स्वाभाविक असो ही सारी भगवंताच्या ठाई अर्पण करणे यालाच भागवत धर्म म्हणतात हे तू ध्यानात ठेव उदकातील डलाट अति चपल असते पण ती जिकडे जाईल तिकडे उदकातच मिसळते त्याप्रमाणे भक्तांचे सारे कर्म तत्काळ भगवंताच्या ठाईच अर्पण होते अर्थात भगवत रूपच होऊन जाते या श्लोकाच्या व्याख्यानात प्रथमत मानसिक कर्माचे अर्पण सांगितलेले असून मागाहून इंद्रिय बुद्धी अहंकार इत्यादीकांच्या कर्माचे आणि शेवट काही कर्माचे अर्पण असे श्लोकान्वयानुसार सांगितले आहे भागवत धर्माची खरी स्थिती म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकृती आदी करून इंद्रिय वृत्ती आहेत त्या सर्व भगवंताला अर्पण करणे होय ते कसे ते ऐक हे राजा भक्ताला स्वधर्म कर्म कसे बाधत नाही त्याचे वर्म सांगतो ऐक अतिनिस्सिम आत्मबोधाच्या योगाने मनामध्येच पुरुषोत्तम प्रकट होतो त्यामुळे संकल्प विकल्प हे सारे भगवत रूपच होतात आणि त्या योगे भक्त हे निष्पापच असतात ते हरिप्रमाणे सत्यसंकल्पी होतात ज्याप्रमाणे बुद्धिबळाच्या खेळात राजा प्रधान हत्ती पायदळ ही सर्व असतात पण ती सारीच केवळ लाकडे त्याप्रमाणे भगवंताच्या भक्ताचे संकल्प सारे भगवत रूपच होतात त्याचा संकल्प ज्या ज्या विषयाची इच्छा करतो तो तो विषय आत्म बनतो त्यामुळे भजन संभ्रम आपोआपच अतिशय वाढतो जागृती स्वप्न सुशुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये भजन होऊ लागते व अंगामध्ये आत्मबोध पूर्ण ठसला गेल्यामुळे अनुसंधान अखंड असते मनाला समाधान प्राप्त झाले म्हणजे त्या योगे भजनही अधिकच वाढत जाते अनुसंधान पूर्णपणे बांधल्यामुळे धेय, ध्याता ध्यान ही एकरूप होऊन भजन चालते तुर्या साक्षी आणि उन्मनी या तीन जोपर्यंत आपलेपणाला मुकल्या नाहीत तोपर्यंत त्यांनाही भक्त भगवत भजना कडेच लावतात याप्रमाणे शिवाय भाव उत्पन्न होतो तो तत्काळ देवरूपच बनतो मग अर्पणाचे आश्चर्य कसले अर्पण न करताच आपोआपच ते भगवत अर्पण होते स्वरूपानुभवाने स्वप्न मिथ्या करून सोडले जागृती सोलून ज्ञान काढले सुशुप्तीचे सुख निवडून काढून ते पूर्णपणे एकत्र करून ठेवले की अशा स्वरूपात स्वतः मनच आत्मार्पण करते अशा स्थितीतील ती सुखसमाधान समाधान सज्ञान भक्तच जाणत असतात याप्रमाणे मानसिक व्यापार स्वरूपामध्ये सहज अर्पण होतो असे तू जाण आता इंद्रियांचे समर्पण कसे होते ते लक्षण ऐक घरामध्ये दिवा लावला म्हणजे त्याचाच उजेड खिडक्यातूनही बाहेर पडतो तद्वत मनामध्ये श्रीहरी प्रकट झाला म्हणजे तोच इंद्रियांमध्ये भजनानंद रुपाने प्रकट होतो तेच इंद्रियांचे व्यापार सविस्तरपणे सांगतो आई स्वाभाविक इंद्रिय व्यापार ही परब्रम्ह स्वरूपात भजन रूप होतात दृष्टी जेव्हा दृश्य पदार्थाला पाहते तेव्हा तिला तेथे देवच दिसत असतो ह्याप्रमाणे भजन सत्तेने दृश्य दर्शनासह दृष्टीचा विषय भगवंताला अर्पण करतो दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही तिन्ही एकरूपाने पाहत गेले म्हणजे दृष्टी सहज ब्रम्हार्पण होते याप्रमाणे भक्त श्रेष्ठ दृष्टी अर्पण करतो दृश्याला दृश्यपणाने जी सत्ता प्रकट करते तीच दृष्टीमध्ये दर्शन रूप होते अशा अभिन्नपणाने दर्शनार्पण करून भक्तजन भजन करतात एकपणा तीनही भाग आहेत या तिन्हीमध्ये एकच स्वरूप आहे असे हे सुंदर पाहणे हेच सांग समर्पण होय डोळे नित्य नवे नाना प्रकारचे पदार्थ पाहतात पण भक्तांना ते सर्व आत्मरूपच दिसतात व याप्रमाणे दृष्टीचा अर्पणाचे सोहळे ते भोगतात या प्रकारे दृष्टीचे दर्शन भक्त ब्रह्मार्पण करीत असतात आता हे राजा ते श्रवणाचे अर्पण ब्रह्मामध्ये कसे करतात ते सांगतो जो शब्दाला बोलवणारा तोच काना होऊन बसलेला आहे आणि अर्थाचे ज्ञान जाणणारा श्रवणाची शब्द रुपाने उठतो न उठतो तोच शब्दात बोलविणारा त्याच्या पाठोपाठ पाथ प्रकट होऊन राहतो त्यामुळे ते भजन अकृत्रिमपणे उत्पन्न होते आणि श्रवणात ब्रम्हार्पणाची मिठी सहजच पडते शब्दोच्चार झाला कि त्याच्या बरोबर अर्थ वृद्धिंगत होतो इतक्यात शब्द काढणारा असतो तोच शब्द ग्रहण करतो आणि आवड उत्पन्न होते शब्द कानावर पडतो न पडतो तोच शब्दार्थामुळे भजन वाढते आणि त्या योगे शब्दाच्या प्रवर्तकाशी उघड उघड अर्पण होते शब्दाला जो बोलवणारा त्याच्याशी एकात्मता दृढ केली कि ते भजन श्रवणाच्या हाती येते ब्रह्मार्पणता सहज घडते सद्गुरूचे वचन कानावर पडले कि मनाचे मनपण मनामध्ये जिरून जाते तेच श्रवण ब्रण होऊन भगवत भजनाने सार्थकता होते याप्रमाणे श्रवणानेच श्रवण केले असता त्यास ब्रम्हार्पणता प्राप्त होऊन हेतुरहित भगवत भजन आपोआपच होते भजनामध्ये संतुष्ट झालेला जगनिवास वासातील वास होऊन राहतो व तो परेश घाणाच्या द्वारे ब्रह्मार्पणत्वाने सुवास ग्रहण करतो जो पुष्पाला पुष्पण देतो तोच आवडीने घराण ग्रान होऊन राहतो आणि मग अनेक प्रकारच्या सुवासाचा गमगमाट ब्रम्हार्पण प्रौढीने भोगतो नासिकेमध्ये ग्राहकपणाने पोकळीचा भाग आपणच स्वतः होत असल्यामुळे तो भा, भोग सहजच कृष्णार्पण होतो आता रस विषयाचे अर्पण सांगतात जेव्हा रस ग्रहण करण्याला जाते तो देव स्वतःच रसास्वाद होतो त्यामुळे रसने रसोपभोगाची वृत्ती ब्रम्हार्पणत्वाने येऊन राहते अथवा देव रसने त्यामुळे रसभोग वृत्तीही ब्रह्मार्पण होते जिव्हा जो जो स्वाद ग्रहण करते तो तो हरिरूप होऊन पूर्णपणे गोडीला चढतो या प्रकारे जिव्हा आपला रसानुभव ब्रम्हर्पण करून टाकते रस रसना आणि रसास्वाद या तिहींचा निजस्वरूपात अभेदच आहे अशा भावनेने रस सेवन केला असता स्वानंदाचा कंद इंद्रियद्वाराही बाहेर येतो अर्थात अशा रससेवनाने परमानंद साक्षात्कार होतो कडू मधूर इत्यादी जे अनेक रस आहेत ते रसना सावकाश सेवन करते परंतु तो सारा ब्रम्हरस असल्यामुळे त्याच्या स्वादात सुरस असा परमानंदच प्रकट होतो याप्रमाणे रसना ही रसभोग द्वारा कृष्णार्पणाचाच रथ होते आता हे राजा स्पर्श विषयाची व्यवस्था ब्रम्हार्पणात कशी होते ते ऐक आपल्या देहाने स्पर्श घ्यावया जावे तो देहामध्ये विदेही परमात्माच प्रकट होतो त्यामुळे जे जे काही स्पर्शावयास जावे तो तो स्पर्शभोग ब्रम्हार्पणानेच उठू लागतो स्पर्शास्पर्शाने म्हणजे त्वचेने कशाला तरी स्पर्शावे म्हंटले तर तेथे स्पर्श करण्यास दुसरे काहीच लागत नाही त्या ऐक्य रूपामुळे कृष्ण रूपी रुप, भजनच प्रकट होते तेव्हा जो जो पदार्थ म्हणून घ्यावयास जावे तो तो पदार्थ सर्व सत्ताधी होऊन राहतो आणि तशा त्या भजनाने निजभक्ताचा स्वार्थ जो परमार्थ तोच पदरात पडतो आता हाताचे अर्पण सांगतात हात देवास काही द्यावयास जातात तो ते देताना भजन कसे घडते ते पहा देणारा घेणारा व दो आता पायाचे अर्पण सांगतात भक्त जिकडे तिकडे पाय चालवीत नेतात तो तो मार्ग देव स्वतःच होऊन राहतो त्यामुळे ब्रम्हार्पणत्वाने पावलोपावली निजभजन घडते चरणाच्या गतीला ज्याची चालना तोच पृथ्वीची धारणा शक्ती आहे अशा युक्तिधारणे चालताना ते चालण्याचे कर्म सहज ब्रम्ह पोहोचते मागे ओवी तीनशे सत्तर मध्ये ज्ञानेंद्रियांपैकी श्रोत्रेंद्रियांचा शब्द विषय सांगितला आता कर्मेंद्रियांपैकी वाघविंद्रियांचा शब्द विषय सांगतात बोल आणि बोलविदनात होते त्याला पाहून बोल लाचतो ती लाच घेळूनच मग बोलणे प्रकट होते असल्यामुळे ब्रह्मार्पणासह निज वाढत असते निशब्दामध्ये शब्द लय पावतो निशब्द वस्तूत शब्दांनी बोलली जाते अर्पणकर्त्यासह हो, खरोखरीची अर्पण विधी हाच असे समज बोल बोलवणारा तो बोलाचा आत आहे असे मानले म्हणजे ते बोल कृष्णार्पणानेच उठतात असे शब्द रुपानेच भजन होऊन ब्रह्मार्पणासह परमार्थ प्रकट होतो आता अभिमानाचे अर्पण सांगतात वर सांगितल्याप्रमाणे मनाने कर्माने व वचनाने भगवत भजनामध्ये जो दृढावला तोस्ते भजन अभिमानाने दृढत धरून राहतो समुद्राचा आत असलेली लाट म्हणते की खरोखर पाहिले तर जगाला शांत करणारा व पोसणारा आणि चातकाची तृषाहरण करणारा जो मेघ तो माझ्यापासूनच झाला आहे माझ्याच योगाने धान्य पिकतात माझ्याच योगाने नद्या भरून वाहतात आणि पुन्हा त्या समुद्राशी ऐक्यता पाहून मलाच येऊन मिळतात ह्या न्यायाने भक्त हा मूळचे पूर्णत्व पाहून त्या पूर्णत्वाच्या अभिमानाने भजू लागतो त्या भजनाचे लक्षणही चित्त देऊन ऐक तो म्हणतो की त्रिभुवनाचा करता तो मी कर्म करून अकर्ता व सर्व प्रकारचे भोग भोगून नित्य अभोगता असणाराही मीच एक सर्व लोकांमध्ये माझीच सत्ता आहे सर्वान सर्वांमध्ये सर्वांचा नियंता तो मीच सर्वांना सर्वपणाने प्रकाशविणाराही मीच तसाच सर्वांचा शास्त्रही मीच होय सर्व प्राणीमात्रांमध्ये मी एकच आहे व्याप्य व व्यापक मीच उत्पन्न होणारा व उत्पन्न करताही मीच एकत्व न मोडता जगद्रूप होणाराही मीच देवांचा आदिदेव तो मी देवांमध्ये देवपणा आहे तो माझाच भाव होय विनाशी पदार्थात मी अव्यय व अज आहे अक्षरा अक्षरामध्ये अक्षरधर्म जो दिसतो तो माझ्यामुळेच ईश्वराच्या ठाई जीजी म्हणून सत्ता आहे ते ते सर्व माझेच सामर्थ्य भगवंतामध्ये भगवंतपणा म्हणून जो आहे तो खरोखर माझ्याचमुळे जलरूपामध्ये रसरूप मी प्रकृती पुरुषांचा जनक तो मी सृष्टी रचनेचा संकल्प तो माझा पण वस्तुत मी निर्विकल्प सर्व कारणांचे अनाधिकरण मी समाधीची मूळ समाधी मी आत्मशुद्धीला शुद्धी प्राप्त झाली ती माझ्याचमुळे अभिमानाचे कृष्णार्पण होते ते वस्तुत अशा प्रकारे मी अजन्मा असता न जन्मता जन्म घेतो मी अकर्मा असून कर्म न करता कर्मे करतो पुरुषोत्तमाला उत्तमत्वाचा महिमा माझ्यामुळेच प्राप्त झाला आहे सत शब्दाने माझ्याच अंगाचा बोध होतो चित शब्दाने तर स्पष्ट आहे सत चित व आनंद हे तीन भिन्न धर्म न होता निर्व्यंग असा जो आनंद तोच मी आहे माझ्यामुळेच सूर्याची दृष्टी डोळस झाली आहे माझ्या मध्ये अवकाश आहे जगनिवास हा माझ्यामुळेच जगात आनंदाने नांदतो मी अज आहे माझ्या अजत्वानेच मायेला अजत्व प्राप्त झाले आहे निशेष निर्बीज पदार्थाचे बीज मी आहे माझ्याच स्वरूपाने आत्मस्वरूप प्रकट होऊन नाचत असते अधिष्ठानाचे वास्तव्य माझ्या मध्येच आहे जगदीश्वराचा पूर्ण ईश्वर मी आहे परमपुरुषाचा पुरुष मी आहे आणि परेशाचा परेशही स्वतः मीच होय असत वस्तू माझ्या योगाने सत्तावान होतात अचित म्हणजे जडवस्तूंना माझ्या योगाने सचेतनत्व मिळते निजानंदालाही माझ्याच योगाने आनंदत्व प्राप्त होते मीच सर्व सिद्धींची मूळ सिद्धी बुद्धीची सर्वांग देखणी बुद्धी मीच मोक्ष म्हणणे ही एक उपाधीच माझ्यामुळे सिद्ध होते खरोखरीचा धर्म तो मी आहे माझ्या ब्रह्म हे कर्म विसरून जाते ब्रह्म समाधीची परमावधी असे जे परब्रह्म ते मीच आउशा आहे ब्रह्मा विष्णू महेश्वर हेही खरोखर माझ्या अंशाचा अंश धारण करणारे आहेत मीच दशावतारांचा अवतारी आहे माझी खरी खरी थोरवी मलाही कळत नाही अशा प्रकारे अनेक विचारांच्या अभिमानाने तो भगवत भजन करतो आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रम्ह आहे या दृढ भावनेने आपणच आपल्याला पूर्णत्वाने समर्पण करतो पूर्णत्वामध्ये जीव घालून अभिमान ज्या कल्पना करतो तेथे ते खरोखर तो स्वतःच होतो आणि ते पूर्णत्वही आपल्या मूळच्या पूर्णत्वात अर्पण करतो ब्रह्मास्मी असे जे नुसते वचन आहे त्या अहंतेला भगवत भजन म्हणतात मग हा तर तद्रुप होऊन आणि अभिमान ब्रम्हार्पण करूनच भजन करू लागतो देहबुद्धीचा केर झाडून काढून अशा भजनाने जो अहंकार उठतो तोच अपरोक्ष आत्मस्वरूप साक्षात्कार होय असा पूर्ण निर्धार पाऊन तो पूर्णत्वाने वागू लागतो म्हणून मननाचे मनन ते स्मरणाचे नित्य स्मरण मीच चित्ताला चिंतन धर्मावाचून आत्मचिंतन होते तेही मीच ज्याची सहसा प्राप्ति होत नाही ते निज चित्ताने चिंतावे अशा प्रकारे चित्त स्वानुभवाने भजू लागले असता अप्राप्त म्हणून वाटते त्याची प्राप्ति होते तेव्हा चित्त निश्चय करून जे जे चिंतन करू लागते ते ते सारे स्वतः तेच बनते या प्रतीने चित्त निजबोधे करून युक्त होऊन भजू लागते नसलेल्या चिंतन करणे ती अतिचिंता आणि असलेल्या चिंतन करणे ती निश्चिंत चिंतन सोडून दिले म्हणजे न भसता ही भजन घडते चित्त चिंत्य आणि चिंतन या तिहींना समाधान म्हणजे त्रिपुटीचे ऐक्य झाले असता ते समाधान सुद्धा पूर्णपणे सहज कृष्णार्पण होते अशा भगवत भगवतभजनाच्या विधीने बुद्धी भजनशील झाली म्हणजे सकल कर्मामध्येही निश्चय करून आपोआप समाधी प्राप्त होते कोणी म्हणतात की कर्माचरणामध्ये समाधी कधीच संभवत नाही त्यांना हे जनक राजा आत्मस्वरूपाचा बोध झालाच नाही असे तू समज जो तटस्थपणाला समाधी हे नाव देतो त्याची बुद्धी चकली म्हणावी कारण ती खरोखरीची समाधी नसून केवळ मूर्छा आहे असे समजावे तटस्थपणापासून उठला म्हणजे जागा झाला कि तो समाधीला मुकला अर्थात हा एकदेशी भाव झाला मतिमंद लोक देखील हे भाषण खरे मानणार नाही समाधी आणि ती एकदेशी हे बोलणे सुद्धा लज्जास्पद आहे असे असता इथे जे खरे मानतील ते केवळ शब्द पांडित्य करणारे त्यांना शुद्ध स्वरूपाची ओळख नाही असे समजावे येथे प्राचीन म्हणजे प्रारब्ध अतिसमर्थ असल्यामुळे ते मूर्छा आणून निचेष्ट करते खरोखर पाहिले असता चालते बोलते समाधीच होत देवर्षी नारदस पहा त्यांच्या विनोद कर्माने समाधीचा कधीच भंग होत नाही तो निरंतर चालता बोलताना व फिरता सवरताना सुद्धा समाधी स्थितीच असतो याज्ञवल्क्याच्या समाधी संबंधीची तर प्रसिद्ध ऋषींनी परीक्षा सुद्धा पाहिली आहे स्वरूप पाहून मूर्छित होतो तो आपला आपण मात्र तरुण दुसऱ्या असे ज्ञान शुक वाम देवकादिकांनी प्रकट केले आहे याकरता समाधी आणि व्युत्थान या दोन्ही अवस्थांसह वर्तमान बुद्धी परमार्पण होते तीच अखंड व परिपूर्ण समाधी होय श्रीकृष्णाने आत्मसमाधी देऊन लागलेच घोर युद्धात ढकलले परंतु त्या करुणा करुणानिधी श्रीकृष्णाने त्याला तटस्थपणाचा स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही सर्व प्रकारच्या कर्म असावी द्या, सद्गुरु देतात म्हणून खरोखर युद्धासारख्या घोर कर्मात सुद्धा आत्मसमाधीचा भंग होत नाही बुद्धीने परब्रह्माचे आकलन केले म्हणजे कोणतेही कर्म आहे तू कच चालते हेच बुद्धीचे खरेखुरे अर्पण आहे इतर जे अनुमानिक ज्ञान तो भ्रम होय स्वरूपात पराकाष्टेची तन्मय दृष्टी व कधी न तुटणारी अशी सर्वत्र समबुद्धी ज्याची असते त्याला कर्माकर्मातही अज्ञानाची बाधा होत नाही अशा स्थितीचेच नाव परम समाधी होय देहबुद्धी निखालच गेली म्हणजे स्वस्वरूपानुभवाने अहंकाराची बाधा होत नाही आणि कर्माकर्मामध्ये अज्ञानाची बाधा होत नाही हीच निर्दोष परमसमाधी होय सदा सर्व काळ स्वस्वरूपामध्ये बुद्धी भजनशील झाली म्हणजे ती कोणत्याही कर्मामध्ये आपण स्वतःच श्रीकृष्णार्पण होते मनाची आधी म्हणजे तळमळ अगदी शांत होणे तिचेच नाव परमसमाधी देह देहबुद्धी न सोडता प्राणवायू कोंडून समाधी लावणे ती लाकडासारखी जड म्हणजे मूर्छावस्थेप्रमाणे स्थिती होय असे खास समजावे आता काही कर्माचे लक्षण सांगतात मनास तर जाणीव नाही पण इंद्रियांचा व्यापार तर चाललेला दिसतो अशा प्रकारे जे जे कर्म निपजत असते ते सहजच कायक म्हणजे नुसते देहाचे कर्म असे जाणवे श्वासोच्छवासांचे चलन किंवा डोळ्यांची उघड जाप करणे हेही खरोखर -कर त्याने नारायण परत केलेले असते घरदार शरीर व वर्णाश्रम धर्म यांच्या योगे आपल्या वाट्यास जी जी कर्मे आलेली असतात तिथी तो कर्तव्य बुद्धीने पूर्वी सांगितल्याप्रमाणे अभिमान जसे गोडच असतात त्याप्रमाणे सारे इंद्रियांचे कर्म ब्रम्हार्पणाच्या योगाने ब्रम्मामध्ये गोडच गोड अर्थात ब्रह्मरूपच होऊन जाते तो एकंदर कर्मसमूह यथास्थित आचरून त्याचा गौरव करतो पण पन कर्तेपणाच्या अभिमानाच्या गावात पाऊल सुद्धा ठेवित नाही माझ्याकडून सत्कर्म घडले माझे आचरण अत्यंत उत्तम जन्ममरणाचे मी निरसन केले हा स्वाभाविक देहधर्म त्याच्या मध्ये कधी उठतच नाही देह संघाने तर वागत असतो पण देह मात्र धरीत नसतो त्याची सारी देह लक्षणे ब्रम्हार्पणाने चालत असतात देहधर्माचा अंकुर त्याच्यात उठत नाही ज्ञान गर्वाचा ताठा त्याला चढत नाही त्यामुळे सहज भजनामध्ये तो अनहमी वावरत असतो त्याच्यापासून ते, ते सारे माझे गोड खाद्य आहे असे देव म्हणतो या प्रकारे ब्रह्मार्पणत्वामुळे तशा भक्ताचे सारे स्वभाव अर्पण न करता सहजच अर्पण होत असतात परिसाच्या कसोटीवर जे जे लोखंड लागते ते सारे साडे पंधराच्या दराने दराचे म्हणजे अतिवशुद्ध बावन कशी सोनेच बनते त्याचप्रमाणे त्याच्या शरीराकडून जे जे कर्म घडते ते ते खरे खुरे परब्रह्म असते त्याचा खेळ तेच महापूजन त्याची बडबड तेच महास्तवन याप्रमाणे त्याच्या स्वाभाविक कर्माने स्वानंद श्री नारायण सुखी होतो तो ज्या वाटेकडे पाहतो त्या वाटेकडे देव आनंदाने उभा राहतो मग त्याने पाहिले किंवा न पाहिले तरी त्याला स्वाभाविकपणे देवच दिसतो तो जा मार्गाने चालतो तो, तो मार्ग श्रीरंग आपण होतो देवाच्या पोटावरूनच खुशाल सर्वांगानी डुलत चालतो त्याचकडून स्वाभाविकपणे जे जे कर्म घडते ते ते अहेतुकपणे ब्रम्हार्पणच होते याचेच नाव निर्दोष भजन व याचेच नाव शुद्ध भागवत धर्म स्वाभाविक जे वर्तन होत असते ते होते, याचेच नाव शुद्ध आराधन हे जनक राजा पूर्ण भागवत धर्म म्हणतात कधीच कशाचे भय नाही हे नृपनया तू अभय म्हणून विचारलेस ते या भजनानेच निश्चयाने प्राप्त होते राजा यात भयाचे कारण कोणते असे जर तू विचारशील तर ते सांगू हे श्रवण सौभाग्य सा निधे सावधान मनाने श्रवण करू शकतो होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते म्हणून गुरूंनाच आपले आराध्य दैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे आत्मापूर्णत्वे करून सर्वत्र एकच आहे तथापि त्याच्याहून मी भिन्न आहे असे म्हणणे हेच भयजनक अज्ञान आहे त्यात द्वंद्व म्हणजे भेदभाव उत्पन्न होत असल्यामुळे ते अत्यंत दुःखदायक होते दृढ अज्ञान हेच जर भयाचे मूळ आहे आणि ज्ञान हेच मुख्यत त्या अज्ञानाचे निवर्तक आहे तर मग तेथे भगवतभजन कुठून लागले असा पंडित लोकांना ज्ञानाभिमान असतो याकरता राजा तुला सांगतो ऐक ज्ञानाला मुख्य कारण भक्ती आहे असा आमचा ठाम सिद्धांत आहे त्याचेही कारण ऐक जी ब्रम्माधिकांनाही आवरत नाही ती माया हेच अज्ञानाचे मूळ आहे ती त्रिगुणात्मक असून प्राण्यांच्या मागे लागलेली आहे आणि ती अत्यंत दुस्तर आहे असे तू समज स्वस्वरूप झाकून टाकणे हेच त्या मायेचे मुख्य लक्षण आहे द्वैताचे स्फुरण होणे यालाच मूळ माया हे नाव आहे ब्रह्म हे अद्वैतपणाने परिपूर्ण आहे हे राजा त्या अद्वैत स्वरूपामध्ये मी पण म्हणून जे उत्पन्न होते तेच खरोखर मायेचे जन्मस्थान असे तू जाण त्या मायेच्या पोटामध्ये भय शोक आणि दुःख राशीच्या राशी, राशी भरलेले आहेत ती ब्रम्हदेव व शंकर अशा सारख्यांच्या सुद्धा पाठीस लागते मग इतरांची काय कथा का त्या महामायेची निवृत्ती करावयाला एक भगवतभक्तीत समर्थ आहे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी अर्जुनाला असेच सांगितले आहे श्लोक जे लोक मला शरण येतात ते या मायेला तरुण जातात भगवत गीता सात आणि मायामेता ते याचा अर्थ माया म्हणजे भगवंताची शक्ती होय तिची निवृत्ती करायला भगवत भजनच पाहिजे त्या ठिकाणी अन्य उपाय चालवायचे नाहीत भगवंताचे भक्त असतात तेच हरिची माया सुखाने तरुण जातात हरी भक्त हरिभजनाने हरीची माया सुखाने तरुण जातात।, हरी जातात हे आपल्या अंतकरणातील गुप्त स्वतः श्री अर्जुनास प्रकट केले मायेच्या अंग हाच मोठा गुण आहे कि ती जीवाची दृष्टी स्वरूपापासून विनमुख करते आणि द्वैत भावाने होऊन सदा सर्व काल त्रिपुटी दृश्य दर्शन द्रष्टा अशी भावना वाढवीत असते द्वैताचे भान हे भयाचे जनक व माया ही द्वैताची जनक असे तू जाण अशा त्या मायेचे निवर्तक ब्रह्मज्ञान होय असे ज्ञान संपन्न साधुसंत सांगतात पण असे श्रेष्ठ जे ब्रह्मज्ञान ते भक्तीचे पोसके मूल आहे हे लक्षात ठेव भगवतभजन केले नाही तर ब्रह्मज्ञान कधीही प्राप्त व्हावयाचे नाही वेदशास्त्र संपन्न असले आणि त्यांनी जर भगवत भजन केले नाही तर मायेला परावृत्त करणारे ब्रम्हज्ञान त्यांनाही कधीच प्राप्त व्हावयाचे नाही शब्द व्युत्पत्ती ही, ही लौकिक वाढवावयाला समर्थ होईल पण मायेची निवृत्ती करणारे ज्ञान मात्र हरिभक्ती शिवाय कधीही प्राप्त व्हावयाचे नाही हरिगुणांची रसाळ कथा तीच ब्रम्हज्ञानाची खरी जननी होय हरिनामाचा गजर ऐकला की माया ही जीव घेऊन पळते पण माया पडू लागली तरी तिला पळता येत नाही कारण हरिनामाच्या धाकाने ती जेथल्या तेथे विरुनच जाते ह्याकरता हरिची माया ही हरिभक्तांना बांधू शकत नाही हरिनामाची शक्ती काही विलक्षण आहे तिच्या पुढे मायेचा जोर चालत नाही म्हणून हरिभक्त आहेत ते सुखाने मायेला तरून जातात असे प्रत्यक्ष श्रीपतींनी सांगितले आहे सलोकता समीपता सरूपता व सायोज्यता या भगवत भक्ती अशी भक्ती जर अनन्य भावाने केली नाही तर शास्त्रज्ञ लोकांना मुक्ती कधीही मिळावयाची नाही हरिभजनाला जे विमुख होतात त्यांच्या पुढे द्वैत सदा सर्व काल उभे असते त्यांच्या ठिकाणी महाभयासह दुःखदायक प्रपंच दृढत्वाने वाढतच राहतो ज्याप्रमाणे एकाएकी दिशाभूल झालेला मनुष्य पश्चिमेकडचे पूर्व आहे असे म्हणतो त्याप्रमाणे परब्रह्माशी विमुख झाले म्हणजे मिथ्या द्वैत माजून राहते द्वैताच्या भेदरूप विहिरीतून संकल्प विकल्पांचे झरे सुटतात आणि जन्म पूर येऊन त्यात सरसहा ब्रह्मांड गोळ बुडून जातो जन्ममरणाच्या ओढींनी नाना प्रकारच्या दुखांचा राशी व परोपरीची संकटे अभक्त लोकच शोषित असतात तशी ओढ हरिभक्तांना स्वप्नात सुद्धा लागत नाही भक्तीचा महिमा अगाध आहे तिच्यात संसार बंधन शिरत नाही असे ते भगवत भजन साधण्यासाठी सद्गुरुचरणांची सेवा करावी लागते आपल्या शिष्याच्या मरणाची चिंता जो तत्वत निवारण करतो तोच खरा सद्गुरू होय त्याशिवाय इतर प्रकारचा गुरुपणा तो केवळ मंत्रतंत्रोपदेशापुरताच समजावा मंत्रतंत्रांचा उपदेश करणारे गुरु घरोघर ऐते असतात पण शिष्याला जो सद्वस्तू परत त्यालाच श्रीकृष्ण हे सद्गुरु मानतात गुरुच देव गुरुच माता गुरुच आत्मा व ईश्वरही तोच गुरु हा सर्वथैव परमात्माच आहे तात्विक दृष्टीने पाहिले असता गुरु हा परब्रह्मच आहे गुरुचा उपमेला शोभेसे जगात गेले असता, दुसरे काहीच मिळणार नाही गुरुचा अगाध आहे भाग्याशिवाय त्याची भेट व्हावयाची नाही निष्काम पुण्याच्या राशी व निम वैराग्याची जोड पदरी असावी तशीच नित्यानित्य विवेकाची आवडही उत्पन्न व्हावी तेव्हाच सद्गुरु कृपा साक्षात हातास चढते सद्गुरु कृपा हातास चढली कि भक्तीचे भांडार उघडते तेव्हा तिच्या पुढे कलिकाल सुद्धा पळत सुटतो तेथे भव भय ते बिचारे काय करणार गुरुला मायबाप म्हणावे तर ती बिचारी एका जन्मापुरती असतात पण गुरु हा खरोखरचा मायबाप असतो अधोद्वारा जन्म देणारे ते लौकिक माता होत पण अधोद्वाराचा स्पर्श न होऊ देणारा म्हणजे गर्भवास चुकवणारा जो सद्गुरु तोच शिष्याचा खरा माय बाप होय गुरुला कुलदेवता म्हणावे तर तिची पूज्यता फक्त कुलधर्माच्या कर्मामध्येच असते पण गुरु हा सर्व कर्मांमध्ये अकरता असल्याने सदा सर्व काल आणि सर्वोपरी पूज्य आहे गुरुला देवा समान म्हणावे तर देवाला देवपण येते ते ह्याच्यामुळेच येते म्हणून देवाचीही सद्गुरूशी तुलना, तुलना होत नाही हे लक्षात ठेव गुरु आणि ब्रह्म ही दोन्ही समान असे म्हणावे तरीही उपमाही किंचित गौणच कारण ब्रह्माला ब्रह्मपण गुरुवाक्यानेच येत असते अद्वयत्वे करून मात्र ते सद्गुरु सद्गुरुशी समान होईल याकरता गुरुची थोरवी अगाद आहे तिला उपमा आहे ती निरुपम आहे ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मत्व प्रमाण प्रमा प्रमेय इत्यादी वाक्य महिमा गुरुचा आहे ब्रह्म हे सर्वांचे प्रकाशक आहे पण सद्गुरू त्याचाही प्रकाशक आहे म्हणून गुरुहून अधिक पूज्य असे दुसरे कोणीच नाही याकरता हे राजा गुरुला खरोखर मनुष्य भावनेने कधीही पाहू नये अशा भावार्थ बुद्धीने राहिले तर सतशिष्याची सहजच चित्त शुद्धी होते गुरुचरणांवर ज्यांची निस्सिम भक्ती असते त्यांचे मनोरथ देव पूर्ण करतो कारण गुरुची आज्ञा देव सुद्धा पाळतो गुरुच्या वाक्याने देव जडमुढांचाही उद्धार करतो ब्रह्म भावनेने जे गुरुंची सेवा करतात त्यांचा देवही आज्ञाधारक होतो त्यांना तो निजस्वरूपाचे सुख सदा सर्वदा पुरवतो अशीही गुरुमर्यादा देवही उल्लंघन करीत नाही गुरुची आज्ञा स्वतः देव मानतो व गुरुही देवाला थोरपण चढवतो म्हणून ते उभयताही अभिन्न भावाने भावार्थी लोकांना तारक होतात अंतःकरणात सद्भाव नसता बाहेरून जे भक्तीचे सोंग करतात ते आपल्या भावनेस अनुसरून संसारात नाना प्रकारांनी गटांगड्या खातात ते मनुष्यत्वाला मुक्तात आत्मत्वाला दुरावतात आणि ब्रम्हप्राप्तीलाही ठकवतात दरिभक्ती कधीच उपजत नाही येथे शुद्ध भावा वाचून परमार्थ कधीच हाताला लागत नाही साऱ्या साधनांमध्ये सद्भाव हाच श्रेष्ठ साधन आहे हे तू लक्षात ठेव कोरड्या खांबाच्या ठिकाणी सद्भाव ठेवतात थे देवाधिदेव प्रकट जा मग सदगुरू तो पर प्रत्यक्ष पर आहे।